पासना के उपासना केली आहे विश्व हिंदू परिषदेला रामराज्य परिषदेला निच्या या भाजपला अनेक पत्र पाठवले एक दोन नाही दहा पाच नाही पंचवीस पण सगळेजण नुसतं ऐकतात वाचतात उत्तर कोणाकडूनच आल हे फार चमत्कारिकच आहे आता शंकराचार्य असायचे त्याच्या करता उपद्र तुम्हाला जर रामचंद्राचं खरोखरच मंदिर व्हावं वाटत असेल आधी तुम्ही गणेशाराधन करू भगवान गणेशाच मंदिर तयार करा आणि तिथे गणेश कृपा संपादन केल्यानंतरच या राम मंदिराचा प्रश्न सुटेल तो पर्यंत राम मंदिराचा प्रश्न तुटत नाही असे अमितच्याकडून यांना आम्ही पत्र पाठवलंय आता त्या शूपकरणाच्या कानात जेव्हा आमचा आवाज जाईल आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कानावर जेव्हा ते आदळे तेव्हा त्याचं कार्य होईल होणार नाही असं नाही पण ते वेळ लागेल त्याला अशी सहस्रनामामध्ये एक घटना आहे कुळावर ज्या ज्या वेळेला संकट आलं त्या त्या वेळेला ते संकट भगवान गणेशांनी दूर केलं ये जा पुर या इश्वाकूच्या कुळातच प्रभू रामचंद्र जन्माला यांच्या आधी चार पिढ्या राजा रघु जन्म रघुनी इक्ष्वाकू कुळामध्ये आपलं स्वतःच नाव उतळून रघुकुल असं पुढे नाव तयार केलं रामचंद्राने या दोघांच्या नावाला रखा लावला नाही रामाने पुढे राम कुळ निर्माण केलं नाही रामवंश निर्माण केला नाही ते रघुवंशी म्हणून घेत राहिले स्वतः राजा रघूंचा नावाला धक्का लावा अशी इच्छा झाली नाही आणि ना ती हि झाली राजे याच थांबू आणि उद्या ज्युधिष्ठिराचा म्हणजे चंद्रवंशाचा विचार करू मंगलमूर्ती मोर मुर्त। एकोणीस दोन ब्याण्णव पासून पुढं यगस्त्या नाम विघ्नसागर शोषण ध्या स्थिर चित्तेन गणेशिद्धि बुद्धिप्रकाशक योगिनाथित स्वानंदेशंगणेशान महावाक्यस्वू तत्मसृतीधर सिद्धिबुद्धियुत भजे सिंदूरोधूतालकविलस चारुगौरांगरागाक्षा दंतं स्मितमुखकमलराकराब्यजानुंयतीवलमाशाय वस्त्र योगींद्रं श्रीगणेशं परम गुरुवचार्यमे मंगलमूर्ती मूरया श्रीमद् जय श्रीमद् योगींद्राज की जयमद हैरमराज सद्गुरु योगींद्र महाराज की जय श्री नग्न भैरवराज महाराज की जय श्री संत श्रेष्ठ मुरया गोसावी जय भगवान महसिंग दक्ष प्रजापतीला गणेश चरित्र सांगताना तृतीय खंडाचा विचार चालला आहे नरनारायण नावाचे भगवान मार्कंडेय महाराजांना इतिहास समजावून सांगतात आधी सूर्यवंशाचे राजे रगवाने सांगितले पुष्कळ हत्ताच्या विज्ञान युगातल्या लोकांची एक विचित्र शंका आहे की भारतीय लोकांना इतिहास लिहिता आला नाही भारतीय लोकांचा पूर्ण इतिहास सापडत नाही दुर्दैव आहे वाचत नाहीत पाहत नाहीत कळत नाही वाचलेलं भारतीय इतिहास जितका अप्रतिम लिहिला गेला आहे इतका दुनियात कुणाचा इतिहास नाही आणि इतका सुसंबद्ध इतिहास जगात व्यवस्थित लिहून ठेवण्याची कुणालाही माहिती नाही परंतु सगळं पाश्चात्याच्या बुद्धीच झळ मळ काय आहे आणि ते काही दूर होत नाही कोणती गोष्ट त्याने केली ती आपण करायला के सुरुवात केली असं म्हणण्यामध्ये भूषण मानल्या जातं विचारधारेचा इथे जी कही रादे लिली है। ती एकाचा दुसरा आशी नहीं। कि त्या वैशिष्ट के विचार कर तो सम्राटा पोटी जन्माला आला वंशावली मध्य गति अपने प्रमाणे सूर्य वंशा मध्य प्रभु राजा रामचंद्रा पर्यत एक विशिष्ट वंशावणी संगित नंशा कहते हैं या सूर्य एक शाखा जनक जनकवंश नौस राजे ही। एका एक मोटे बत्तीस नंबर ध्वज जनक प्रभु रामचंद्रा सहसरे होते न बत्तीस राजे एकूण जनक त्या वंशाला मिळालेली पदवी राष्ट्रपिता असा त्या पदवीचा अर्थ त्यावेळेला ती मिथिला नगरीमध्ये असणारी शाखा ही सूर्यवंश एका एक शाखेमध्ये देवी सीता जन्माला आली दुसऱ्या शाखेमध्ये रामचंद्र जन्माला आले आणि यांच्याकरता यांची कित्ये पिढ्या आधी सगळं वर्णन दोन्ही बाजूच्या ब्राह्मणांनी केलेलं आहे एका बाजूला शतानंद नावाचे त्यांचे कुल प्रोहित होतय आणि एका बाजूला भगवान वशिष्ठ होतय रामचंद्राची खानदान केव्हापासून सुरू आहे कशी आहे याकरता कोणत्याही लग्नामध्ये हा कार्यक्रम असतो जेव्हा मुलगी पाहत त्याला कन्या निरीक्षण म्हणतात या कन्या निरीक्षणाच्या वेळा या कोणाचा मुलगा आहे कोणाचा नातू आहे कोणाचा पंटू आहे असा उच्चार होत असतो तशीची कुणाची मुलगी कोणा नावाची हिची इचे वडील कोण आहेत तिचे आजोबा कोण आहेत पणजोबा कोण आहेत असा विचार मुलीकडचा आणि मुलाकडचा होत असतो एकूण कमीत कमी तीन तीन पिढ्या शुद्ध पवित्र असाव्यात अशी दक्षता या कन्या निरीक्षणाच्या वेळेला या उच्चाराच्या माध्यमातून घेतल्या जाते आता सगळाच आनंदी आनंद आहे ओरगा कोण माहीत नाही ओराचा बाप कोणाला माहीत अरे नेमणे एकाच बँकेमध्ये होत आहे म्हणून प्रेम जमलं लग्न झालं या काही याला काही हात अरे पण कोण्या खान्नाने पोर ती पोरगी आहे म्हणून तीन तीन पिढ्या दहा दहा पिढ्या विचार करत असत तेव्हा कुठे त्या घरात मुलगी द्यायची असा एक रिवाज होता तो सगळा नष्ट झाला हे या रामायणाकडे पाहिलं म्हणजे लक्षात येतं की ते दोन्ही पुरोहित आपल्या आपल्या वंशाची यादी कशी सादर करतात आणि त्या राजांनी काय काय कार्य केलंय हे समोर लोकांच्या कसं ठेवतात हे पाहिलं म्हणजे मोठी मजा वाटते आता काही केलंच नसतं ते काय सांगायचं काय त्या ब्रामण्या काय सांगायचं हा बिड पितो हे सांगायचे काय यांनी काही पराक्रमच केला नाही याचं वर्णन काय करायचं म्हणून आज कसे हे उलट झालेलं आहे आणि जी परंपरा होती ती सगळी नष्ट झाली आहे अशी सूर्यवंशाची शाखा प्रभूराजा रामचंद्रा पर्यंत अत्युत्तम प्रकारे वर्णन करण्यात आली नंतर ते चंद्रवंशाकडे वळतात या चंद्रवंशामध्ये सर्वप्रथम भगवान विष्णू करन कारण कार्य करण्याची ताकद यांच्यात असल्यामुळं संरक्षण मंत्री देवांचे मंत्री भगवान विष्णू आहेत त्यामुळं त्यांच्यापासून ही वंशावळी सुरू होत आहे विष्णूच्या पोटी ब्रह्माजी चा, चा जन्म होतो ब्रह्माजी पोटी महाराज मनु जन्माला येतात आणि या मनुचा पोटी ही इला किंवा सद्युम्न जो आधी पुरुष होता बाई नंतर पुन्हा पुरुष पुन्हा बाई झाला वगैरे वगैरे काल कथा सांगितली या राजापासून हा जेव्हा बाई झाला तेमा रवा नावाचा एक मुलगा मुर्गा जन्मा निर्माण पर इतका मोटा कि स्वर्ग मध्य सर्वोपरिश्रेष्ठ अफसरा राजा गुण ऐक स्वर्ग सोड़ इंद्र सोडन स्वर्ग वैभव सोड़ा भारतामध्ये येऊन राहिली या राजाच्या जवळ रखेली म्हणून राहिली बायको म्हणून नाही आणि हिला मुलं झाली कारण हिच्या बरोबर लग्न झालं असं काही वर्णन नाही हिला मुलं झाले सहा म्हणजे किती लवकर झाले असतील तर दोन दोन वर्षांनी झाले असतील म्हणजे बारा वर्ष स्वर्गाचं वैभव सोडून आमच्या राजाच्या जवळ राहण्या इतका आमचा राजा सगळ्याच गोष्टी मोठा असला पाहिजे हे या गुरु रग्याहून सिद्ध होतो पुणे हिला नेण्याचा प्रकार वगैरे पुष्कळ सांगितलाय फार मजेदार चरित्र आहे यानंतर या, या वंशामध्ये एकापेक्षा एक, एक अद्भुत लोक जन्माला आले यांच्यामध्ये एक रणती देव नावाचे महाराज जन्माला प्रत्येक माणसानी काही समरांगणात जाऊनच पराक्रम केला पाहिजे काही पैसे जवळ जास्त असले म्हणजेच त्याचं नाव होते असं काही नाही काही वेळेला काही गोष्टी विशिष्ट केल्या कि त्या माणसाची किंमत वाढते हे राजेश्वर राज्य मुलाच्या स्वाथीं करून उंच वृत्तीनं राहतो म्हणजे खळ्याला ज्या फटी पडतात जमिनीला ज्या फटी पडतात धान्य करताना त्याच्यामध्ये जे धान्य शासना उपजीविका करायची मानप्रस्थाश्रमा पर्यंत बायकोला बरोबर घ्यावं असा नियम आहे ती ग्रस्थाश्रमातच हातात येते ब्रम्हचरी आश्रमात नसतेच ग्रस्थाश्रमात ती हातात येते त्यावेळेला तिच्या करार केलेला असतो धर्मे चर्थे च कामे च नीचे काम ये तीन पुरुषार्थ मी तुझाशिवा दुसर स्त्री बरबर करना नहीं करारा तिला घरी आतो पर मंत्री अर्थ का समझने की पात्रता नहीं हालांकि ब्राह्मण कहीं तरी ओर हाईतरी करोटो कहीं ओढ़ा लोक कूठे तरी चला जी गर्दी होती ना लग्न अशी की परिस्थिति है परंतु कई प्रतिज्ञा विशिष्ट वचन है दुसर पंचवीस वर्षा ग्रस्थाश्रम करावा ऋतु कालाचारी ऋतुकाली स्त्री गना मनुष्य ब्रह्मचारी समझला जो संतानार्थन कलत्रा संताना करता किंवा स्त्रीच्या इच्छे करता तिच्या बरोबर संयोग करावा आणि त्यानंतर ब्रह्मचर्य पाळाव उरलेल्या दिवसामध्ये मला आता बाहेर जायचंय मुलाला मुलगा होईपर्यंत घरात राहा नाता तो तोंड पाहिलं की घराच्या बाहेर पडा म्हणजे त्या माणसांची अतिशय मोठी किंमत राहते आणि मग ती सून आणि तो बोरगाव त्यांची वाटेल ती व्यवस्था करतात कारण जा हे जाणार कायम घरी राहणार नाही पण आता हे निघू शकत नाही घराच्या बाहेर पोचलल्या शिवाय हालत नाही अशी खात्री झाल्यामुळं हे सगळे पोतेऱ्यासारखे वापरल्या जातात नाही तर आई बापाला कुठे मुलांनी दाटावं आणि दाटल्यानंतर त्या पोरांनी घरी राहावं पण हे लाचार ते लाचार अशी काहीतरी परिस्थिती सध्या आहे त्या मुलाला बरोबर एकदा मुलाला मुलगा झाला पाहिलं कि बायकोला विचारावं तुला यायचं आहे का माझ्या कि सुनेचे बाळकपण करत बसायचे तिला यायचं असेल तर तिला बरोबर घ्या आणि ती बरोबर असताना पुन्हा ब्रह्मचर्य पाळाव म्हणजे आयुष्यातला तीन हिस्सा ब्रह्मचर्यातच घालावा पुढे संन्यासात ब्रह्मचर्य पाळायचं असतच बायको बरोबर असताना पंचवीस वर्ष जर ब्रह्मचर्य खरोखर पाळता आलो तर संन्यास घ्यावा मी गुरुच्या मुली बरोबर सुवळ असल्याशिवाय स्त्रियांच्या बरोबर भाषण भीषण करू नये असे अनेक नियम सांगून ठेवलेले आहेत ते याच करता की ब्रह्मचार्य विघात होऊ नये करता ही सगळी दक्षता घ्यायची पुढे पंचवीस वर्ष स्त्री बरोबर असताना आपण चांगले राहू शकतो ही खात्री पटल्यावर संन्यासाच्या वेळेला तो एकटाच असावा त्याने स्त्रीचा मनाने सुद्धा चिंतन करू नये आणि कपरती काम यदा इच्छा गोशास्त्रामध्ये व्हावे संन्यास घेतल्यानंतर त्याने एका कवडीला जरी स्पर्श केला त्या का कवडी हे नाण्यामध्ये होतो चार कवडी एक डोली चार डोली एक गंडा असं पूर्वी मोजण्याची पद्धत होती हे आजच्या सारखे बारीक पैसे आणि हे पाच पैसे दहा पैसे हे ना हे नाणच नव्हतं आपले इथं हे आमच्या सुद्धा लहानपणी नव्हतं इथे पुष्कळ झाले असतील की जुने पैसे पाहिलेले त्यावेळेला ते विचित्र हो ते नाणे होते त्याच्या आधी निजामाचे नाणे होते त्याच्या आधी आणखीन निर्णाऱ्या राजांचे नाणे झाले आणि ते सगळे सोळा आणण्यामध्ये मोजण्याची पद्धत होते सगळा व्यापार सोन्यावर मोजल्या जात होता ज्या जा काळी ज्ञानेश्वरी लिहिली असेल तेव्हा सोनं अठरा रुपये तोळ्याप्रमाणे मिळत असेल आम्ही काही पाहिलं नाही पण चोवीस रुपये तोळा आम्ही स्वतः पाहिलं घेतलो कित्येक वेळेला मोडलो आणि इतक्याच करता कि चोवीसशे पंचवीस मिळाले की ब्रह्मानंद व्हायचा एक रुपये पोकटात मिळायला वाटायचं आता चोवीसशे अठ्ठे होती ही स्वप्नात सुद्धा कल्पना नव्हती की असं काही होणार आहे नाही तर मी पिपावर घेऊन ठेवलाच नव्हते आनंदी आनंद आहे आणि आता अठ्ठेचाळीसशे झाल्यानंतर मी या चार वर्षामध्ये तीनदा सोनं खरेदी केलो अठ्ठेचाळीसशे रुपयाच्या याच्यात कारण आमचं नशीबच आहे जवळचा पैसा संपल्याशिवाय बाहेरचा पैसा येत नाही काय कोणाला माहिती कोकणस्थात मी लहानाचा मोठा झालो त्यांचा मला पैसा राखण्याचा गुण अद्याप पर्यंत घेता आला नाही उधारी शिवाय काही इलाज नाही कितीही पैसा साठवा ते सगळा संपल्याशिवाय मग याचा पैसा घेत नाही बँकेत ठेवून पाहिला सोनं घेऊन पाहिला सगळं करून पाहिलं अनेक लोकांनी आश्वासन देऊन पाहिले आणि ते आश्वासन आश्वासनच राहिले अर्ध्या भिंती घराच्या आणि देणे पैसेवाल्या कुणीच येणार मग मी तुला सांगायचे कळा बांगड्या किती वेळेला मोडायचं करायला मिळतात का म्हणून लग्नापासून आणि आता मागच्या वर्ष कमाल असं सोन इतकं माग असतंय सोन्यावर सगळ्या जगाचा व्यापार असतो म्हणून बाकीच्या भावाच्या किमती उतरा आणि सोन्याच्या चढवा हे कधीच होत नाही हे अर्थशास्त्र नसतच कधी या तंत्राप्रमाणे त्या संदेशानी एका मामूली पैशाची सुद्धा अपेक्षा करू नये आता सध्या संन्याशी पैशाला हात स्वतः नाही लावत पण शिष्याला मोजायला सांगतात आणि पैशाला हात नाही लावतो अशी काहीतरी त्याच्यातून सोय निघाली आहे परंतु संदेशाने द्रव्याचा स्पर्श सुद्धा करू नये त्याचे अति मोठे नियम आहेत आणि त्याचं पुण्यही अति मोठा आहे त्याच्यामुळे ज्याला ज्याला समाजामध्ये काही वैशिष्ट्य मिळवायचं जाए का मार्ग नहीं राजेश्वर उच्च प्रतिन होते धान्य वेचुन वे दलुन ढाकर उपजीविका कराई दीठी ईश्वरी कृपे न हो एक भाकर तैयार जेवा बसा राजा ने आरती घरती मुलगा सुनबाई भेटाई करता आ आता त्या पोरांना दिलेशिवाय कसं खाणार म्हणून त्या बाईला आपल्या आरतीतली आरती तिला दिली यानं आपल्या अरतीतली अर्धी या मुलाला दिली असे एका भाकरीचे तुकडे झाले चार आता ते चौघजण घेऊन आनंदाने खाणार इतक्यामध्ये अतिथी भिक्षा मागायला आला आणि त्याने भिक्षा आण राजा राजा असतो त्यानं आधी आपला चौथाही हिस्सा त्या अतिथीला मोठ्या आनंदाने दिला राणी म्हणते महाराज खाऊ शकत नाही तर मी कसे घालणार आणि त्याच एका तुकड्याने काय होणार म्हणून राणीनं आपला तुकडा चला दिला देवासारखे आई बाप जेवत नाहीत तर आपल्याला काय अधिकार आहे म्हणून त्या मुलांनी तो तुकडा दिला आता ते तिघ मोठे जेवत नाहीत तर मला कसं जेवता म्हणून त्या सोनभाईनं चौथा तुकडा दिला आणि ते आलेले अतिथीने चारही तुकडे खाऊन टाकले आणि ते प्रसन्न झाले सांगा लोक अन्न खातील तो तुझी केली ती मी सामान्य भिकारी भिकारी नाही जे होते दत्त महाराजांचे मोठे भाऊ अत्रि नंदन महाराज दुर्वास कोणाची कशी परीक्षा घेतील याचा नियम नाही ते सर्वस्व दान म्हणतात याला एकच वापर होती आणि ती सगळी दिली म्हणून तिची किंमत व्यासानी केली आपण जर म्हटलं तो प्रत्येकाच्या तोंडात शब्द असतात पत्रम पुष्पक फलंत महाराज फुल फाकडी एखाद्या दिवशी लग्नाच्या वाढदिवसाला किंवा कोणा सणाला बायकोला एक फुलाची पाकळी देऊन द्यावर काय मजा येते पाहत अकरा गंमत आणि <laughs> तिला समजावून सांगा फुल रखता या बेसर या था था जन्म। राजा शंतनूच्या पोटी होतो हे त्या एका बाईवर आसक्त होतात आणि तिच्या माध्यमातून हे दोन राजकुमार जन्माला येतात ते गंधर्वाबरोबर युद्ध करताना मारल्या जातो आणि एक क्षय होऊन मरतो यांची प्रतिज्ञा असते या गंगानंदनाची कि मी लग्न करणार नाही त्यावेळेला त्याची आई सत्यवती त्याला समजावून सांगते हे सगळं महाजा करता झालं आता माझे दोन्ही मुलं संपले आता तू कृपा करून लग्न कर कारण आपला वंश तर चालला पाहिजे भीष्म म्हणतात आई तसं घडणं शक्य नाही पुढे तो वंश व्यासाच्या कृपेनी उदयाला आला वगैरे वगैरे अशा जेव्हा काही कथा पोथी असतात तेव्हा याच्यावर जास्त जोर देऊन सांगत बसण्याच्या बांधणीत पडू नये त्यामुळे पोथित केलं तर पोथित आहे ते, ते निराय तुम्ही केलं नाही चालत त्याला व्यास यावे लागतात तेव्हा ला काही चालत पटकन द्रौपदी दिसते तिला पाच होते मग मला दोन तीन असले तर काय बिघडलं नाही चाल तिला पाच क्षम्य पण तुला दोन नाही चालायचे तुला एकच बरा त्या द्रौपदीचं चा जर चरित्र पाच करता समोर ठेवायचं असेल तर एका पुस्तकातलं तुम्हाला जे काही लागत तितक नाही चालत त्या पुस्तकात जितकं काही लिहिलंय तितक सगळं खरं बांधलं पाहिजे नाही सगळं पुस्तक फोटो बांधलं पाहिजे पण त्यातनं तुम्हाला लागतं तेवढं खरं आहे आणि बाकीचा खोटंय असं समजून नाही चालत देवी द्रौपदी दोन महिने तेरा दिवस एकाच्या जवळ राहत होत आणि त्यानंतर धाऊम्य नावाचे त्याचे पुरोहित या द्रौपदीच्या उंची इतकी एक चंदनाची चिता तयार करत होत या चितेवरती राजराजेश्वरी बसत होती आणि अग्नी लावून देत होते चिता सगळी विजली म्हणजे ती खाले उतरायची आणि तिनं स्नान केलं नवीन कपडे नवीन अलंकार घातले की दुसऱ्या नवऱ्याच्या सेवेत राहायचे हिला उदबत्तीचा चटका सहन होत नाही हिन द्रौपदीच्या भानगडीत कशाला पडावं त्याच्यामुळे <laughs> हिचा एक आहे तेवढा पुरे एवढ्यावरच चालावं आगाऊ पंचायत करत बसून आहे आणि अशा कथा उगीच्या उभी विस्ताराने सागाईच्या भानगडीत पडून यावेळेला व्यासाच्या कृपेने ही पुढची संतती झाली एक अंबिका आणि अंबालिका या दोन स्त्रियांना ते तीन एक दासीला राण्यांना झाला एकाचं नाव धृतराष्ट्र ठेवण्यात आलं आणि एकाचं नाव पंडू असं ठेवण्यात आलं धृतराष्ट्र जन्मान झाल्यामुळं नंबर दोन चे महाराज पंडू गादीवर बसले आणि तिसरे दासी कुमार विदूर त्यांचे सल्लागार म्हणून त्यावेळेला राहिले आता ही सगळी मालिका दाखवण्यामध्ये रामायण चांगली नाही झाली पण पुष्कळ ऐकणं पाहणं आहे छंद लागला हे प्रवचनाने कधीच झालं नसतं आजपर्यंत काही थोडे प्रवचन या भारत भागवतावर झाले नाही पण टीव्हीचा जो परिणाम झाला तेवढा कोणाही प्रवचनाचा झाला नाही अशा तंत्रात आता नुकतंच आपण हे सगळं आता ही सध्या आर्य चाणक्य नावाची एक मालिका मोठी बडिया दाखवल्या जाते आणि तशा मालिका अवश्य पाहायला पाहिजेत रोज फटकारे बसतायत रोज परंतु ते चाणक्याच्या नावाने त्या चंद्रगुप्ताच्या नावानी खपवल्या जातात आणि रटके बसतात आताच्या मंत्रिमंडळाला म्हणजे संवाद असतो ज्याला कळत असेल त्याने ते पाहिलं ऐकलं म्हणजे त्याला मोठं मजा वाटत असेल काय छान चाललं असं काहीतरी काही वेळा पाहायला मिळतं ऐकायला मिळतं बाकी सगळ्या दागर दिग्या दिवसभर ऐकायला मिळतो या तंत्राप्रमाणे जेव्हा केव्हा या धृतराष्ट्राचा आणि पंडूचा जन्म झाला तेव्हा महाराज पंडू दोन बायका केलेल्या भगवान श्री कृष्णाची सख्खी राजा पंडूची बायको होती पांडव सगळे कृष्णाचे अतिभाऊ होते आणि हे नात होतं श्री हरीचं यामध्ये धर्मराज भगवंतापेक्षा वयान मोठे होत भीमसेन वयाने श्रीकृष्णापेक्षा मोठे होते म्हणून जेव्हा तेव्हा श्री कृष्ण पांडवाकडे येत असत तेव्हा धर्मराजाला आणि भीमाला पायाला हात लावून नमस्कार करत असत अर्जुनाला ते उर्भेट देत असत कडकडून भेटत असत अर्जुन त्यांच्या बरोबरचे होते आणि नको सहदेव त्यांच्या लहान होते द्रौपदी त्यांच्या लहान होती ते तिघ जण यांना नमस्कार करत असत असं नेहमीच त्यांचं वागण्याचं तंत्र होतो. या यामध्ये श्री कृष्ण पांडव पक्षाचे पुढे झाले या पंडू ला पाच मुलं पद्धतीनं झाले ते सामान्य मानवी पद्धतीनं झाले नाहीत या कुंतीला काही वरदान होतो, काही अनुष्ठानच्या स्वाधीनं होतं काही मंत्र होते आणि त्या मंत्राच्या माध्यमातून काही देवता या देवतेच्याकडून हे मुलं झालेले आहेत अशा देवता माणसाच्या शरीरात नेहमीच असतात हे असे जे कथानकरी कादंबरी म्हणून येत नसतात हे वेदांता लावलेले असतात पण वेदांताची प्रक्रिया याच्यामध्ये देवराज इंद्राची जी काही न्याय सत्ता आहे जे काही वैभव आहे त्यांच्या काटेकोर वागण्याच त्याला धर्मराज म्हणत असतात इंद्राचा जो पराक्रम आहे त्याला वायू म्हणायच आणि ते आहेत इंद्राचं मूर्तिमान अस्तित्व म्हणजे अर्जुन आहेत आणि इंद्राची एक कलाशक्ती म्हणजे क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती म्हणजे नकुल आणि सहदैव आहेत एकच इंद्र पाच वेशांनी नटले आहेत आणि देवी इंद्राणी द्रौपदी झालेली आहे अशा कथा पुष्कळ निर्णाऱ्या गुंतागुंतीच्या असतात आणि त्या कथा वरतून पाहण्याकरता जेव्हा मनुष्य विचार करतो तेव्हा त्याला पंचाईत प्रत्येक काय सांगितलंय कस काय ग्रंथ लिहिले तेवढा हे का बाईला पाते आणि तरी ती पतिता काय कळलंच नाही कशा पंचईत करता म्हणून महाभारत भागवत रामायण हे ग्रंथ कळण्याकरता आधी पुष्कळ अभ्यास करावा लागतो आणि मग या ग्रंथाकडे पाहिलं म्हणजे या ग्रंथांचा अंदाज लागतो थोडा बहुत तो कळत नाही व्यासाच कोणतंही लिखाण कोणताही ग्रंथ अनेक जन्माचं पुण्य असलं तर ऐकायला मिळतो मग तो, तो कोणताही ग्रंथाचो गुवा सांगणारा कोणताही असो आणि करणारा यजमान कोणताही असो पण परमात्माला जर मान्य नसेल तर ती गोष्ट कदापि घडत नाही याचे अनेक अनुभव मी स्वतः घेऊन बसतोय इथं मोरगावला एक पत्र आलं त्यावेळेला एक महिना मोरगाव सोडून बाहेर कुठे जात नव्हतो आणि त्या महिन्यामधला पहिला सहा तास गंगेवर काढत होतो आणि उरलेले सहा तास मठात करायचे मग बाकी पुष्कळ वर्ष गेले त्यानंतर एक जोशी कालांतराने थकले हे नसे झाले आणि म्हणून मग हे अनुष्ठान सोडून या बारामतीला त्या माळेगावला वगैरे जायचं काम पडलं तिथे धिरम भाऊ तलाठी असत त्यांचा बोलबाला चांगला असेल आणि त्यांच्या माध्यमातून माध्य। मग मा काही धान्य जमा काही पैसा जमा होण हा कार्यक्रम सुरू झाला त्याला निमित्त मात्र आम्ही असायचे महाराजांची इच्छा असायची की आम्ही आपलं ते घेऊन यावं त्याप्रमाणे मग पुढे तो कार्यक्रम लागला आणि इथला पहिला सकाळचा जप बंद पडला अशा काही गोष्टी होतात त्यावेळा इथे पत्र आलं पत्र पौर्णिमेला आलं मजेदार आलं आणि एका चांगल्या माणसाचं आलं त्यांचं नाव बापू जोशी यांनी एक पत्र पाठवलं की आमच्या मित्राला मुदगल पुराणाचं पारायण करायचं आहे तुम्ही ताबडतोब निघून याच्या मित्राला तिथं मुंबईत पारायण करायचं आहे चा। माझं चालू असलेलं मोरगाव सोडून द्यायच ज्या मुदगलाने या मोरगावचं इतकं वर्णन केलं ते हातात असलेलं मला महिनाभर राहायचं ठरवलं असताना मी ते सोडून द्यायच आणि याच्याकरता तिथं जायचं आम्ही जरा माफ करावं आम्ही माघ मास महिनाभर काही इथून आणणार नाही प्रतिपदेला आम्ही तिथे येऊ आणि द्वितीये पासून तुम्हाला सुरुवात करायची असली तरी आमचं काही म्हणणं नाही त्याचं दुसरं पत्र आलं काही हरकत नाही तुम्ही द्वितीयला आल तरी चाल द्वितीयला कसा प्रलोभन दाखवतो काय मजा करतो आणि त्याच्या गोत्यात आलं की काय माणसाला खाल्यावर जायला किती वेळ लागतो इथे येणं किंवा इथून जाणं हे कोणीही माणसाच्या हातात नाही हे सगळेजण एकदा मेहरबानी करून ऐकून घ्या हे सगळं नग्नभैरवाच्या स्वाधीने या गावाचं तंत्र त्यांना जर योग्य वाटला तर मनुष्य इथे येणार नाहीतर गाडीतल्या गाडीत बसल्या दुसऱ्या स्टँडवर जाऊन उतरणार इथून मोरगावून जाणार पण इथे त्याला दर्शन होईलच असं सांगता येणार नाही त्याला त्या नग्नभैरवाची इच्छा असावी लागेल तेव्हाच तो मनुष्य इथे उतरेल आणि त्याची कृपा असेल तरच देवळात जाऊन दर्शन होईल नाहीतर देवळात जाता नाही बांधणी होती आणि मोर्या दिसायचा नाही ते नाही अस काहीतरी या क्षेत्राचं विचित्र तंत्र टाळलेले आहे आता प्रत्यक्ष आत्ताचाच अनुभव तसा आम्हाला ज्या वेळा आमच्याच मुलाचं एक पत्र आलं की इथल्या काही लोकांनी पुन्हा प्रवचन व्हावं अशी अपेक्षा केली आहे मला अपेक्षा काय लागते ला इथून जायचं कुठलं आमची अवस्था त्यावेळेला फार चालली आहे सध्या सुख सुख सुद्धा माणसाला उतर किती सुख भोगावं याची काही मर्यादा आहे आणि सुखात गाद्या गिंद्यावर पासून कसा त्रास होतो शरीराला याच मी सध्या प्रात्यक्षिक आम्ही एक झोकात पत्र लिहिलं आमची खात्री की, की काही जमायचं नाही कारण इथं काही करायचं की संस्थांची परवानगी करायची आणि संस्थांची परवानगी म्हणलं की काहीतरी आग चिडवाई यायच हे आम्हाला या, या, चा। या पंचवीस वर्षात कित्येक वेळेला अनुभव आले एकदा दोनदा दहा झाले कित्येक वेळ काही कारण नसायचं पण व्हायचं ते तसंच आणि मग ते पुढे बरोबर व्हायचं परंतु झटका बसल्याशिवाय बरोबर व्हायचं नाही म्हणून आम्ही यांना एक पत्र लिहिलं की आमचं प्रवचन भाव असं जर वाटत असेल तर देवळात समोर बसून संहिता वाचायला मिळते का अशी परवानगी संस्थांची करा आणि मग फार आम्हाला बोलवायच्या भानगिणीत पडा आमची खात्री की जमत नाही आपल्याला काही जायचं काम पडत नाही परंतु दुसरं पत्र आलं तिथे सगळं ठरलंय आणि तुम्ही निघून घ्या हे खूपच झालं मग बाकी जरी आता भाऊ आता राहता का तरी भाऊचं एक पत्र येताना असं आलं की प्रतिपदाचे पंचमी उत्सवाचे दिवस आहेत त्यावेळेला जर तिथंच करायचं असेल तर कुठेतरी दुसरीकडे करू आणि मग पंचमी नंतर आपण जेवढ्या मला काही माहित नव्हतं मी ते वर्ष येतो आहे आम्ही ठरवलंच होत सप्तमीच्या पुढेच करायचं सप्तमी पर्यंत या भानगडीत पडायचंच नाही कारण सगळी यात्रा मित्रा ज्याच्या करता यायच चा, त्या तो काही आमचा एकट्याचा थोडाच आहे तो लाखो जणांचा आहे आणि त्या चार दिवसात सगळ्यांना ती मोकळी तेवढी परवणी लोकांनी तरी का सोडावी ना आम्ही तिथे गडबड करावी त्याच्यामुळे आम्ही ठरवलं सप्तमी शिवाय या भानगडीत पडायचं नाही परंतु या मुंबईवाल्याला त्यावेळेला आम्ही कळवलं की बघ द्वितीय पुढे बघाच पुढे सांगू आम्ही इथून गेलो मोठ्या गडबडी प्रतिपदेला संध्याकाळी जाऊन त्या बापूंना भेटलो ते ताड देवला राहतच बसले होते सगळं टक्क पडत होतो असे असे हात फिरवत बसले होते मला वाटत नाही आता चालू म्हणे त्यांच्याकडे जाऊनच आली असती म्हणून कस काय आता काय असायचं काय झालं शेडची गेले शेडची गेले कुठे गेले काल ले ले। ले ले। जे झोपायला गेले जे झोपले पलंगावर ते झोपलेच पुन्हा उठलेच नाही घरी मुदगलाची तयारी करून ठेवलेली चौरंग मांडून ठेवलेला त्याला गिळीचे खांब त्या तकोसाला बांधून ठेवलेले तोरण तिरण लावलेले मुदगलाची पोथी बापून नेऊन ठेवलेली नुसतं सुरुवात करायची पण नाही रात्रीतून मजेदार खाऊन ठेवून जे शेडजी झोपला ते झोपला उठलाच नाही नाही आप आप <laughs> आपलं तर झाली असती काही वेळा काही कार्यक्रमामध्ये काही चुकलं तर तुम्ही आम्हाला स्वतंत्र शिवाय आम्हाला आनंद वाटेल पण मुदगलाच काही चुकलं असं म्हणलं तर आम्हाला सहन व्हायचं नाही होती काही चूक नाही आमच्याकडून चुका होता पोथीमध्ये काही चुका नाही आणि ती प्रभूची इच्छा असली तरच पुराण ऐकायला मिळतो मग भारत असो भागवत असो रामायण असो कोणतंही पुराण असो ते भलत्या माणसाला उगीच्या उगीच आता सहजच चाललंय तर मी जाऊन बसे नाही ना ऐकान येईल आणि काही ऐकायला मिळायचं नाही काही वेळा ऐकत असताना सुद्धा ऐकता येत नाही म्हणजे ऐकत असताना ते ऐकाय करता बसलेलेच नसतात ते निराळच कामा करता बसलेले असतात कोणी अमृत अंजन चोळत कोणी एकमेकाला घरी काय चाललंय ते विचारतो कोणी माणसं किती आले त्याची हिशोब ठेवतो तुला करायचंय का कोणी तिथं बसल्या बसल्या विचार करते आता सुनबाई घरी एकीच आहे जगाच्या आकडून पिताच आता त्याला तो मोर या काम तुला मुदगत पुराण ऐकायला बसली ना पिऊ दे पिलं तर दोन कप पिलं दूध काय बिघडलं काय नाहीतरी माजरानं पिलं तर काही काही तू करू शकतेस काही मग तुझ्या सुने पण हिच लक्ष त्याच्यात जर ऐकलेलं दुसऱ्या दिवशी काही आचरणात आलं तर समजाव ऐकलं नाही तर काय ऐकलं पुणे काय तुमच्या काय केलं होतं तो काही करू कोथे ऐक ना तुला बाकीच्या भानगडी वाजून काय करायचंय कालपर्यंत तू आला आज त्याचा काही पत्ता तू आलेला गपचूप बसशील की नाही काही नाही माणसं नाना प्रकार करतात नाना प्रकार हे तुम्ही जरा येऊन बसा म्हणजे तुम्हाला कळेल आम्ही काय बडबड करतोय कारण हे रोज पाहायला मिळतो आमचेच कार्यक्रम असतात मजा पाहायला मिळत आहे त्याच्यामुळं जे काही हातात पडावं पडत नाही का पडत नाही आपण तसा अमल करू शकत नाही ऐकू शकत नाही आणि त्याच्यामुळे पंचाईत पडते आपल्या कानाहून जावं ही आपली अपेक्षा असते कृष्कांची असते दोन दासावर तिथे काही चार शब्द कानाहून जातील कानाहून करण्या सगळ्या दुनियाचा जात नाही का त्याचा काही उपयोग आहे हो का कानाहून जाण्याचा कोणती गोष्ट कानात गेली पाहिजे कानात गेलेली हृदयात उतरली पाहिजे आणि हृदयात उतरलेली दुसऱ्या दिवशी आचारात आली पाहिजे तर त्याला म्हणावं ऐकलं सकाळी उठण्याचं महत्व ऐकलं आणि आज नऊ वाजेपर्यंत आंदोलनातच डेकून काही पोथी ऐकली कशाला ऐकली तुला सकाळी उठण्याचे काय फायदे आहेत हे काल सांगितलं होतं ना मग तू उठला का आज तसं कुठं असते काय म्हणजे का मग ऐकायचं म्हणजे काय ऐकायचं अशा अनेक घटना आहेत परंतु काय नाही जशाला तसाच माणूस राहतो म्हणून प्रत्येक गोष्ट ये द्या। आले एक दिवस और ये तीन दिन पक्के करके मंत बाबाहेंत बाबा फेवार तो आप कृपया एक दुर्गा माता माताची मूर्ती हमें स्थापन करते तितक्या ते म्हणता माझा संबंध फार चांगला त्याच्या इथे एक उजव्या शंख आहे या उजव्या शंखाच सध्या आम्ही विधान करतो मी स्वतःच करतोय घरी असतो म्हणजे करतो पाठ या मोरगावला बाकीच्या चारुठन काही नाही माझंच मला करायला वेळ नाही तर दुसऱ्याचं कुठं करायचं त्यांना सांगितलंय की मोरगावला गेलं तर मात्र पोरग पाठ करेल आणि तो पर्यंत मग स्वतः करेन त्या उजव्या संख्याच्या समोर एक सप्तशतीचे सध्या पाठ चालले आहेत ते बाराशे पाठ करायचे आहेत म्हणजे सहस्रा चांडीवर हो त्यातले नऊशे झाले आहेत तीनशे उरले आहेत ते आम्हाला हजार रुपये मेहनात देतात आणि अस तीन वर्षापासून चालू आहे आता त्या माणसाचा तो शिष्य त्याला नाही कसं म्हणायचं आम्ही मोरगाव ठरवल्यामुळं हो कसं म्हणायचं ते नेमके चार दिवस घरी जरी राहिलो तरी आमच्या व्रताचे दिवस प्रतिप्रदाचे चतुर्थी आमचं गणेशाचं व्रत असत विनायक जन्माच आणि त्याच वेळेला नेमकं हे प्रलोभन आलो मग त्या शेतीनं गप्प तीन हजाराची गड्डी उचलली आमच्या हातामध्ये देऊन टाकली आता चिल्लर चालल वाजे गे व स्वतंत्र देता राहिले हे दक्षिणा पहिली वारी लग्न भैरव वारे प्रलो तीन हजार करताना दिले त्याच्यामुळे मी इथे आनंदात आलो मिळाले मिळालं नाही मिळालं नाही मिळालं थोडपीचा पैसे दादीच मिळाले त्याची काही एवढी करत असायची म्हणजे कोणाकडे काय घडत येत नाही आणि पाहता पाहता आमच्या पंचमी पर्यंतचा काळ त्या यवतमाळलाच गेला म्हणून मग षष्टीला आपले ताक केला इकडे की ज्या मी षष्टीला पोहोचायच सप्तमीला येऊ त्याप्रमाणे इथे सगळी व्यवस्था झाली होती आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो नंतर आणि इथे येऊन पोहोचलो एक कार्यक्रम सुरू झाला आता ज्याच्या कुणाचा नशिबात त्यांना न बोलावता ते येऊन ऐकतात ते ऐकायला बसतील ही कल्पना नव्हती बाकी ज्यांच्या नाही म्हणून ते काही पार बिघडलं असंही काही नाही ज्यांनी खटपट केली त्याच्याही नशिबामध्ये सगळं ऐकायचं आहे असंही काही नाही त्याला मध्ये झटका बसला पण ते नाही येऊ शकतो विचार म्हणजे ज्या कुणाला ते अनुकूल आहे दैव त्यालाच ते घडेल मग मध्ये कार्य कोणतं घडेल आणि कोणामुळे जमेल की न जमेल हा प्रकार दुसरा परंतु ते अनेक प्रकार घडतील आणि ज्याच्या नशिबात असेल त्याराज फक्त ते पदरात पडेल बाकीच्यांना पडायचं नाही असं हे सूत्र व्यासाच्या लिखाणाचं सगळ्या पुराणांचं आहे अमुकच एकाचं म्हणून नाही तुम्ही असं कधी समजू नका की भागवत चाललंय की तुम्ही तिथे जाऊन बसला की ऐकायला मिळेल काय राहील रामायण चाललंय म्हणून तिथं तुम्ही उभीच जाऊन बसा आणि ऐकायला मिळेल नाही ईश्वरी इच्छा असेल तरच मिळेल एरबी मिल्याची शक्यता नाही अशी सगळ्या पुराणांची व्यासाची पद्धत आहे आणि त्या तंत्राप्रमाणे महाभारत नावाचा एक दिव्य ग्रंथ परमात्मानी तयार केला या महाभारताच्या वेळा गणेशाच्या करता हा ग्रंथ करायचं ठरलो मंगलाचरण गणेशाचं झालं आणि पुढे वर्णन सगळं श्रीकृष्णाचं झालं नवव्या खंडामध्ये ही गाणी आहे नव्या खंडामध्ये शौलकाधिकांनी सुलतान विचारलं महाभारताचे लेखकच भगवान गणेश आहे राजपत पुराण आहे व्यास महाराजांनी गणेशाची आश्चर्य केली की मला एक किमक ग्रंथ करायचा तुझ्या कृपेने त्याचं लिखाण तुझ्या हाताने व्हावं ही अपेक्षा आहे आणि परमात्मा गणेश म्हणतात हीच पण मी माझी लेखणी थांबवणार नाही मी सतत जीत राहील तुला सारखं सांगावं लागेल तू थांबला की मी थांबणार था। नाही मी बंद करतो यासाठी प्रार्थना केली काही हरकत नाही पण कृपा करू मी काय म्हणतो ते समजून घेऊन द्या काय काय मजा आहे -का व्यास काय अधिकार आहे गणेशाला सांगतात की था। मी काय म्हणतो ते समजून घेऊन द्या बुद्धिपतीला आव्हान थोडी कमाल आहे हसले ठीक आणि काही कुट श्लोक व्यासानी त्या महादार्थात कृष्ण लिहिले एक गंमत म्हणून नमुना ऐकू देवा केशव पतितन दृष्टा पांडवा हर्ष निर्भरा रुदंती कौरवास सर्वे हा हा कैशव खेशव केशव पडलेला पाहिल्याबरोबर पांडवांना मोठा आनंद झा श्रीकृष्ण पडलेले पाहिले की पांडवांना मोठा आनंद झा आणि सगळे पांडव आणि लोकांची गौरव असणार म्हणजे सगळे गौरव रडू राहले हा केशव केशव भगवान गणेश थांबले लिहिता लिहिता काय काय चाललंय कृष्ण पडल्यावर पांडवांना आनंद झाला आणि गौरवांना दुःख झालं कसं होत प्रभूला विचार करावा लागला तो पुंडशास्त्री पुढे झाला तपाला म्हणजे तर पुष्कळ दा भारत कोण्याही माणसाच्या जवळ कोणतीही स्वतंत्र प्रतिभा नाही जगामध्ये जितके वक्ते आहेत जितके अरदास किंतनकार पुराणी प्रवचनकार आहेत तो कोणीही आपल्या जवळच्या काही सांगत नाही सगळे व्यासो शेटम जगात चालवा भगवान व्यासाचं सगळं उष्ट बोलतात okay. जेव्हा हा श्लोक गणेशांनी ऐकला तेव्हा भगवान थांबले आणि त्याचा अर्थ दुसराच झाला कोणतं एक प्रेम पडलेलं दिसत हे शबम पातीता मिळेल तरी एक शब पडलेलं दिसल्या बरोबर पांडवा हर्ष निर्भरा मासोळ यांना ब्रह्मानंद झाला कॅ सगळं आपलंच आहे आपल्यालाच फायदा मिळेल आणि ते इतक्या जोराने भात चाललं होतं ऋणांची कावरभास सरवे सगळे कावळे रडू लागले आणि किती ताजं प्रेत आणि ते भात चाललं आपल्याला ते फायला मिळत नाही हा केशव केशव कुणाचं प्रेत असेल कुणाचं प्रेत असेल म्हणून कावळे रडतात आणि मासोळ्या आनंदाने उड्या मारतात श्लोकाचा अर्थ असा आणि वर्तून होतो तसा असे कितीतरी श्लोक आहेत किती तरी आणि त्या तंत्राने ते महाभारत लागतं काहीच करत नसल्यामुळं फटकन बोलून जातात आम्ही गणपतीचे आम्हाला रामायण पाहून काय करायचं गणपती शिवाय काय गणपती शिवाय गणपती शिवाय भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगायचं आणि कुणाचं चरित्र आहे कुणाचं तेवढं अशा सगळ्या अनेक प्रकारचे लिखाण भगवान व्यासाने लिहिलेले असतात आणि हे कालपासून जे सांगणं चाललं कोणताही सामान्य गाणपत्य दुसऱ्या गाणपत्या निबायला की त्यांनी त्याला कान धरून नमस्कार करावा त्याचा कान धरून नाही आपला शब्दाशब्दाचे फरक फार होतात इथे रेणुका देवीचं तोंड मुख आहे काय काही कल्पना नसते पूजेला प्रदीप्यात एकदा येतात कुठून तरी तिथल्या त्या पंड्यानं सांगितलं तोंडात दोन पेढे ठेवा याला काय कल्पना काय करायचं ते पेड्याचं डोकलं जवळच होत त्यातले दोन पेढे उद्या तोंडात टाकले तो इतका संताप आहे का गोष्ट करून टाकलं तुम्ही सांगितलं दोन पेढे तोंडात टाका तुम्हा ते म्हणून देवीचा तोंडात ठेवायला सांगितलंय कुठं सांगितले असती तोंड तेवढा असण्याची शक्यता माहीत नाही काय करायचंय नको तिथं लोकांना कळतं काय करायचंय पण नक्की करायचं त्या ठिकाणी कळत काय आता सगळ्या देवांच्या तोंडाला लावलं नाही काय काय उद्या करण्याची पद्धत आहे जो येतो तो पोहोचतो सर्वच काळात जर तुझं ते वस्तू त्याला खाल्ली पाहिजे असं वाटते तर निदान पुन्हा खाले काढून घेऊन त्या मूर्तीचं तोंड पिंड तू धुशीत की नाही पुषशील की नाही ती तुझ्यावर जबाबदारी ती त्याच्यावर आहे मग ते पुढे मांजरांना कुत्र्यांना ते साफ करायचं आणि मुंबईला आहे मुंबईला तर फारच मजेदार पाहायला मिळते मुंबईला आम्ही ज्या राम मंदिरात राहतो तिथं खाले एका इथे त्याच्या तोंडाला असं शिजलं आहे त्याच्यामध्ये बरंच मावतो तो येतो तो शेंद्राने पळून पेने घालचा एक दिवस सगळा गणपती काळा शाखला आणि तो भिंग घाबरला आणि ती एकदम घाबा टाकत माडीवर पळत आलो घाला लवकर चांगले काय झालं गणपती काळा झाला सेंद्राचा गणपती काळ आला काय झालं ते काय झालं पडालो नाही सगळे देवाला गच्च मोगळे लागलेले काळे शार मूर्ती झालेली त्याच्या तोंडात ते सगळं मुबळ्याचा का गणपती खायला होती का सगळ्या गणपतीवर मुंगळे मुंगडे काळे शार देवाची मुक्ती झाली तो दुपारी